पुस्तक गीताबोध लेखक महात्मा गांधी वाचक विद्यापाटील अध्याय बारावा दिनांक चार अकरा तीस मंगलप्रभात आज बाराव्या अध्यायाचा सार सांगण्याचा सा माझा विचार आहे हा भक्तियोग आहे विवाह करणाऱ्या दाम्पत्याला पाच यज्ञ करण्याकरता सांगण्यात येतात त्यात या अध्यायाचे मनन करून पाठांतर करण्याचाही समावेश आहे भक्तीशिवाय ज्ञान आणि कर्म शुष्क आहेत भक्ती नसेल तर उलटते बंधनासारखे होण्याची शक्यता असते त्यामुळे भक्तिपूर्ण अंतकरणाने गीतेच्या या चिंतनाला सुरुवात करूया अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाला विचारले साकार भक्ती करणारा आणि निराकार भक्ती करणारा यापैकी श्रेष्ठ कोण या, या प्रश्नाचे उत्तर देताना भगवान कृष्ण म्हणाले जो पूर्ण श्रद्धेने माझ्या साकार स्वरूपाचे श्रद्धापूर्वक मनन करतो व त्यातच लीन होतो तो श्रद्धाळू माझा खरा भक्त असतो परंतु जो माझ्या निराकार तत्वाची भक्ती करण्याकरता आपली इंद्रिये नियंत्रणात ठेवतो आणि सर्व भूत मात्रांकडे समबुद्धीने पाहतो श्रेष्ठ कनिष्ठ भाव मनात न बाळगता सर्वांची समभावने सेवा करतो तो सुद्धा माझ्याकडेच येतो भक्तांच्या या दोन वर्गांमध्ये कोण श्रेष्ठ आणि कोण कनिष्ठ हे सांगता येत नाही परंतु निराकाराची भक्ती देहधारी माणसाकरता जवळपास अशक्य आहे निराकार निर्गुण आहे त्यामुळे तो माणसाच्या कल्पनेपलीकडे असतो त्यामुळे सामान्यपणे आपण सर्व देहधारी माणसे जाणीव असो वा नसो साकार भक्तीच पसंत करत असतो त्यामुळे हे अर्जुना तू माझ्या साकार स्वरूपावरच समर्पित भावाने रममाण हो आणि तुझे सर्व काही मला समर्पित कर परंतु हे शक्य नसेल तर चित्ताच्या विकारांना अडविण्याकरता प्रयत्न कर या करता तू प्राणायामाच्या मदतीने यम आणि नियम यांचे पालन कर व योगाभ्यासाच्या मदतीने मनावर नियंत्रण मिळव हो? आणि ही गोष्ट करणे तुला शक्य नसेल तर तू जे काही करतोयस ते सर्व माझ्याकरताच करतो आहेस असा विचार करून सर्व काम कर त्यामुळे तुझा मोह तुझी ममता या गोष्टी कमी होत जातील आणि तू शुद्ध होत जाऊन तुझ्यामध्ये भक्तीरस निर्माण होईल तुला हेही करणे शक्य नसेल तर तू तुझ्या कर्मफळांचा त्याग कर म्हणजे कर्मफलांची इच्छा करू नकोस केवळ वा तुझ्या वाट्याला आलेली कर्तव्ये तेवढी नीटपणे पार पाडत जा माणूस कर्मफळाची स्वामी असूच शकत नाही कारण कर्मफलांकरता अनेक गोष्टी कारणीभूत असतात व त्या आपल्या हातीन असतात त्यामुळे तू केवळ निमित्त मात्र हो याप्रमाणे मी तुला हे जे चार मार्ग समजावून सांगितले आहेत, त्यात कोणताही श्रेष्ठ आणि कोणताही कनिष्ठ नाही त्यामुळे यापैकी जो मार्ग तुला आवडेल त्या मार्गाची निवडतूक करू शकतोस तुला वाटू शकि वर जे यमनियम प्राणायाम आसन इत्यादी मार्ग सांगितले आह त्यांच्यापेक्षा श्रवणमरणाचा ज्ञान मार्ग सोपा आह त्यामुळे उपासनारुप ध्यान सहजपणे करता येईल व ध्यान करत असताना कर्मफल त्यागही सहज करता येईल परंतु एकच पद्धती सर्वांकरता सोयीस्कर नसत काही मुमुक्षुना या चारही मार्गांचे अनुसरण करावे लागते हे सर्व मार्ग परस्परांमध्ये तर मिसळलेले आहेतच त्यामुळे ज्या मार्गाने तुला भक्ती करता येईल त्या मार्गाने तू जाऊ शकतोस भक्त कुणाला म्हणतात ते आता मी तुला सांगतो भक्त कोणाचाही द्वेष करत नाही कोणाबद्दल त्याच्या मनात वैर्भाव नसतो प्राणी मात्रांबद्दल त्याच्या मनात मैत्रीची भावना असते करुणा असते असे केल्यामुळे तो ममतेपासून मुक्त होतो तो स्वतःला शून्यवाद समजू लागतो सुख दुःख त्याला सारखे वाटू लागतात कुणी चूक केली तर तू त्याला क्षमा करतो आपली चूक झाली तर इतरांनी आपल्याला क्षमा करावी असे वाटत असल्यामुळे इतरांनी केलेल्या चुकांबद्दलही तो क्षमाशील असतो नशीबी आलेल्या गोष्टींबद्दल तो समाधानी असतो आणि आपल्या निर्धारापासून तो कधीही डळत नाही त्याने आपली बुद्धी आणि मन मला समर्पित केलेले असते तो आपल्या सहचर प्राणीमात्रांना कधीही त्रास देत नाही यामुळे लोकांबद्दल त्याच्या मनात घृणाभाव नसतो तो कुणालाही घाबरत नाही त्याला कशाचीही इच्छा नसते माझा भक्त हर्ष खेद क्रोध भीती अशा प्रकारच्या विकारांपासून मुक्त असतो तो स्वतःकरता कशाची अपेक्षा करत नसतो तो शुद्ध असतो मोठमोठ्या कामांची तो सुरुवात करत नाही त्याचा निर्धा जरी पक्का असला तरी आपल्या कामाच्या चांगल्या वाईट परिणामांची त्याला फिकिर नसते त्याचा कोणीही शत्रू नसतो आणि कोणीही मित्र नसतो सन्मान आणि अपमान या दोन्ही गोष्टी त्याच्याकरता सारख्या असतात जे काही घडेल त्याचा तो शांतपणे स्वीकार करतो व सर्व प्रकारच्या अवस्थांमध्ये तो समाधानी असतो जणू काय तो एकट्याच असावा याप्रमाणे चहोकडे विचारत असतो व अविचल भावाने सर्वत्र वावरत असतो अशा प्रकारे वर्तन करणारा भक्त मला प्रिय असतो टीप प्रश्न भक्त सुरुवात करत नाही याचे एखादे उदाहरण सांगू शकतात काय उत्तर भक्त कामाची सुरुवात करत नाही म्हणजे कोणत्याही कामाचा तो घाट घालत बसत नाही उदाहरणार्थ आज तो कापड विकणारा व्यापारी असल तर उद्या इंधन विक्रीचा व्यवसाय करण्याचा विचार तो करणार नाही अथवा आज त्याच्याजवळ एक दुकान असल्ल तर उद्या अजून पाच दुकाने उघडण्याची योजना तो आखणार नाही ही नवीन कामाची सुरुवात असल आणि भक्ताचा तर अशा कोणत्याही गोष्टीशी संबंध नसतो हाच नियम सेवा लागू होतो उदाहरणार्थ आज तो खादी विभागातील एक कार्यकर्ता असेल तर दुसऱ्या दिवशी गोपालनाच तिसऱ्या दिवशी शेती करण्याचौथ्या दिवशी औषधोपचाराच काम अशी कामे तो हाती घेणार नाही जे कोणते काम त्याच्या वाट्याला आले असेल ते तो उत्तमरित्या पार पडण्याचा प्रयत्न करील ज्याचा अहंकार गेला त्याच्याकरता करण्यासारखे काय राहणार देवाने मला सुताच्या एका धाग्याने बांधले आहे मी त्याचा आहे आता तो मला कोठेही नेऊ शकतो प्रेमाच्या कटारीने त्याने मला विद्ध केले आहे भक्ताने काय करावे आणि काय करू नये हे सर्व ईश्वर ठिरवत असतो त्याने करावयाची कामे त्याच्या वाट्याला स्वाभाविकपणे येत असतात त्यामुळे ते आत्मसमाधानी त्या असतो सर्वसमारंभ त्यागाचाही हाच अर्थ आहे भक्त कर्म करणे थांबत नसतो उलट पक्षी तो जर कर्म करणार नसेल तर त्याचे अस्तित्व संपून जाईल तो, तो आपल्या कामाचा निरर्थक विचार करणे बंद करतो ही ती गोष्ट आहे जिचा त्याला परित्याग करायचा असतो ईद्यमद्यमया लब्धम प्राप्से मनोरथम गीता सोळा ही गोष्ट कामाचा आरंभ करण्याच्या उलट आहे